पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमडेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र पहिले मित्रभेद कथा सोळावी एकावनात वज्रदंश नावाचा एक सिंह राहत होता त्याचे चतुरक कोल्हा व क्रव्यमुख लांडगा असे दोन अनुचर होते एक दिवस एक उंटीण प्रसववेदनांमुळे आपल्या कडपापासून मागे राहिल्यामुळे एका झाडाखाली बसली तिला सिंह कोल्हा आणि लांडगा या तिघांनी पाहिले तिचे पोट फाडून त्यांनी तिला मारले तोच तिच्या पोटातून उंटाचे जिवंत पिल्लू बाहेर आले फिंवाडा त्या कोवळ्या पिल्लाची करुणा येऊन त्याने त्याला जीवदान दिले व त्याला आपल्या बरोबर घेतले आणि म्हणाला वीच काय पण या वनातील कोणाचीही तू भीती बाळगू नकोस तू सुखाने दिवसापासून ते चौघे जण एकमेकांच्या सहवासात राहू लागले शंकुकर्ण चांगला मोठा झाला तरी सिंहाच्या आश्रयालाच राहिला एकदा एका मस्त हत्तीशी धुंज दिल्यामुळे तो सिंह जख्मी होऊन पडला त्याला हालचाल करणे अशक्य झाले तो आपल्या साथीदारांना म्हणाला तुम्ही काहीतरी भक्ष पकडून आणाल तर त्याला ठार करून मी तुम्हाला खायला देईन रात्रपडे पर्यंत ते दिघेही काही शिकार मिळते की काय याचा शोध करीत होते परंतु त्यांना कोठेही काहीही सापडले नाही चतुरकाने विचार की या शंकुकर्णाला काहीतरी कारस्थानाने ठार केले तर आपली वणवण संपवून या दिवसापुरता तरी खाण्याचा प्रश्न सुटेल परंतु शंकुकर्ण सिंहाच्या प्रेमातला असल्यामुळे काहीतरी युक्ती योजून सिंह त्याला मारील असे केले पाहिजे असा विचार करून शंकुकर्णाजवळ जाऊन तो त्याला म्हणाला शंकुकर्णा उंटाचे मांस मिळाल्याशिवाय सिंहाची जखम काही भरणार नाही सिंह मेला तर आपलाही मृत्यू ठेवलेलाच आहे तेव्हा मी जे काही सांगेन से का का का ते लक्षपूर्वक ऐक शिर काय चतुरका शंपूपर्ण म्हणाला सिंहाच्या हितातच आपले हित आहे तेव्हा त्याला एवढी प्रस्तावना कशाला करतोस काय सांगशील ते करायला आहे सिंहाचे कल्याण केले तर शंभर पुण्यकृत्य केल्यासारखे होईल चतुरक म्हणाला तू जर आपले शरीर सिंहाला काही दिवस व्याजी दिलेस तर तो दाम दुख्टीच्या बोलीने तुला ते परत देईल त्यामुळे एक तर सिंहाचे प्राणू असतील आणि दुसरे स्वामी कार्य केल्याबद्दल तुला भरपूर व्याजही मिळेल असे आहे तर सिंहाला ही माझीच सूचना आहे असे सांग परंतु याला जामीन यम धर्म राहिला पाहिजे शंकुकर्ण म्हणाला त्या तिघांचा याप्रमाणे विचार ठरल्यावर ते सिंहाकडे गेले कोल्हा म्हणाला महाराज भक्ष काही मिळाले नाही आणि सूर्यास्त झाल्यामुळे यापुढे भक्ष मिळण्याची आशाही नाही तर या शंकुकर्णाची अशी सूचना आहे की तुम्ही यमधर्माला जामीन ठेवून त्याच्या शरीराच्या दुप्पट त्याला द्यायला तयार असाल तर तो आपले शरीर तुम्हाला द्यायला तयार आहे असे असेल तर फारच छान सिंह म्हणाला उंटायला पाहिजे तो जामीन मी द्यायला तयार आहे हा करार झाल्यावर त्या तिघांनी शंकू करणाचा प्राण घेतला नंतर सिंह कोल्ह्यास म्हणाला चतुरका मी जरा नदीवर जाऊन हात तोंड स्वच्छ धुवून देवतार्चन करून येतो तोपर्यंत तू याच्यावर लक्ष ठेव सिंह गेल्यावर तो सबंध उंट आपल्याला कसा मिळेल आणि त्यासाठी काय युक्ती करावी याचा चतुर्ग विचार करू लागला विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली त्याबरोबर तो लाडग्याला म्हणाला क्रव्यमुखा तुला भयंकर भूक लाभलेली दिसते तेव्हा सिंह परत आला नाही तोपर्यंत तू तो थो थोडे मांस खाऊन घे त्यातूनही सिंहाने विचारले तर तुझ्या निर्दोषपणाची खाटर जमानी करेन लांड्याला वाटले कोल्हा आपल्याला प्रेमाने सांगतो आहे म्हणून उठून तो उंटाच्या काळजाला तोंड लावतो तो कोल्हा ओरडला पाहू नये म्हणून तू बाजूला येणार नाही सिंह स्नान व करून देवपूजा वगैरे आटोपून येऊन पाहतो तो उंटाचे काळीज नाही झालेले त्याने एकदम भुवया वर रागाने गर्जना करून विचारले मी मारलेल्या उंटाला कोणी उष्ठावले त्याचाही मी आता बळी घेणार क्रव्यमुख लाटगा घाबरून केविलवाना नजरेने कोल्ह्याकडे पाहून त्याला सुचवू लागला बाबा रे आता तुझ्या विश्वासावर मी आहे सिंहाला काहीही करून शांत कर कोल्हा त्याच्याकडे पाहून किंचित हसून म्हणाला आता माझ्या तोंडाकडे काय बघतोस मगाशी मी नको नको म्हणत असताना तू उंटाचे काळीज फळवलेस आणि आता माझ्याकडे केविलवाने तोंड करून काय बघतोस भाऊ आता आपल्या हवलेपणाची फळे चतुरकाचे हे बोलणे ऐकताच लांडगा येथून जो पडला तो थेट दुसऱ्या अरण्यात गेला त्याचवेळी त्या वनातील मार्गाने एक व्यापारी उंटाच्या दांड्यावरून माल वाहून नेत होता त्या दांड्यातील आघाडीच्या उंटाच्या गळ्यात एक भली घंटा बांधली होती त्या घंटेचा आवाज सिंहाच्या काणी पडला तो आवाज ऐकता सिंह कोल्ह्यास म्हणाला चतुरका बघ रे हा कसला आवाज येतो आहे तो पूर्वी कधी असला आवाज ऐकला नव्हता चतुरक दरा पुढे सरसे दाखवून धावत परत येऊन घाबऱ्या घाबर्या म्हणाला महाराज वेळ आहे तोच जीव घेऊन पड काय झाले का आहे साक्षात यमधर्म तेथे येत आहे चतुरग म्हणाला तो बराच रागावलेला रा दिसतो आहे त्याचा एक उंट तुम्ही अकालीस मारून टाकला आहे म्हणून तो त्याच्या हजारपट मोर वसूल करण्याच्या निश्चयाने आलेला दिसत आहे त्याने बरोबर उंटांचा एक प्रचंड तांडा तांडाही आणला आहे त्या तांड्याच्या गळ्यात एक प्रचंड घंटा बांधली आहे सूड घेण्याच्या तांडा दुधूनच पाहिला आणि तो गर्भगरीत झाला आणि घाबरून तेथल्या तेथे मरण पावला चतुरताने मग एकट्याने उंट हळूहळू खाऊन संपवून टाकला म्हणून म्हणतो की दुसऱ्याचा नाश व स्वार्थ एकाच फटक्यात मिळवली पाहिजेत इकडे संजीवक दमनक गेल्यापासून सारखा विचार करीत होता बराच वेळ विचार केल्यावर तो सताशीस म्हणाला मी तर बोलून चालून गवत खाणारा प्राणी आणि तेव्हा सारख्या हिंसर पशु बरोबर मैत्री करू पाहतो अगम्य गमन करणारा किंवा अपेयपान करणाऱ्यांपैकी मी नव्हे काम छेचराने घोऱ्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तिथेच छेचराचा मृत्यू हा तेव्हा काय केले असता सही सलामतून माझी सुटका होईल पिंगलता शरण जाऊन आपल्या प्राणांची भीक मागावी कर्तव्य कर्म चुकत नसताना ही संकट येतातच परंतु त्यामुळे शहाण्यांनी भिचकून जावे काय विषाला विषच मारते या न्यायाने कदाचित पिंगलकाच्या रागाला पिंगलकच उतारा होऊ शकेल आपल्या कर्माचे शुभाशुभ फल याच जन्मी मिळते तेव्हा आपण फळाची अपेक्षा न करता जे व्हायचे ते होईल असा विचार करून कर्तव्य कर्म करीत राहावे हेच योग्य हे अरण्य सोडून गेल्यावर दुसऱ्या एखाद्या हिंसर पशुच्या तावडीत सापडण्याऐवजी हा तोळखीचा सा सिंह काय वाईट लोकांशी दोन हात करायचे म्हटले की संकट ही मोठी यावं पर्वतावर धडक मारणाऱ्या हत्तीचे दोन दात पडले तरी ते त्याला भूषणत असते हत्तीच्या मधावर लुब्ध होऊन त्यावर तुटून पडणाऱ्या माशांना हत्तीच्या कानाचा फटका बसून मृत्यू तरी त्यांना मोठेपणा मिळतोच असा विचार करून संजीवत सिंहाकडे जाण्यास निघाला घड म्हटले की त्यात साप असावयाचे किंवा अरण्यात वाघ असावयाचे कमळे असलेल्या सरोवरातून मग सुसरी राहणार त्याचप्रमाणे राजा म्हटला की त्याच्या दरबारी खोटे बोलणारे लवाड स्वार्थ साधू असावयाचे हे ध्यानात धरून पंडित राज दरबारी वागतात असे स्वतःशीच म्हणत तो अतिशय भीतीग्रस्त मनाने अंग दरबारात आला आणि नमस्कार करून दूरच बसला पिंगलक दमनकाने सांगितलेल्या गोष्टींमुळे संजीवकाकडे संशयाने संजीवका दूर बसल्यामुळे दमनकाने सांगितलेल्या गोष्टीचा सा प्रत्यय येऊन काय त्याने संजीवकाच्या मानेवर उडी मारली संजीवकही आपल्या घट्ट व अणकुचीदार अशा शिंगांनी पिंगलकाचे पोट फाडून टाकण्याच्या पावित्र्यात उभा राहिला ते दोहेच्या खुललेल्या झाडाप्रमाणे रक्ताने लाल होऊन एकमेकांचा वध करण्याच्या पवित्र्यात उभे राहिलेले पाहून करटक दमनकास म्हणाला गाडवा दोघांचा कलह हो लावून तू काय साधलेस तुला राजनिती काहीच समजत नाही असे म्हटले पाहिजे राजनितीच्या अज्ञानामुळे तू दोघांमध्ये युद्ध लावून देऊन या अरण्यास गोंधळ मात्र माजवून ठेवणार आहेस अकारण हत्या टाळून किंवा थोड्याशा प्रयासाने यश मिळणार यश मिळणार असले तरी मंत्री राजाला युद्धापासून परावृत्त करतात याउलट क्षुद्र बुद्धीचे लोक दंड नीतीचा अवलंब करून राजाची सत्ता धोक्यात आणतात आता या युद्धात महाराज मेले तर, तर ते तुझ्या कुचकामी सल्ल्यामुळे असेच नाही का होणार महाराजांचा मृत्यू म्हणजे अरिष्टच बरे संजीवक मेला तरी तो तुझ्या कृत्यामुळेच राजाचा अमात्य आपसातील यादवीने मरणे हे काही भूषणा हो नाही तुला सामनिती येत नाही केवळ दंड काम भागवून तुला मंत्रीपद लाभेल का साम दाम व भेद्य म्हणूनच तत्कर जी गोष्ट सामनितीने ती करण्याकरिता शहाणे दंडनीती उपयोगात आणत नाहीत पित्त जर साखरेने शमत असेल तर मात्रा कोण घेईल विरोधाचा अंधकार चंद्र सूर्य किंवा अग्नी यांच्यापेक्षा नाहीसा ना होतो देश काल साधन संपत्ती आणि योग्य वेळ असे राज्य चालवण्याचे पाच प्रकार असतात परंतु तुझी पहावी तर विपरीत बुद्धी तुझ्या कारस्थानामुळे राजा आणि अमात्य या दोघांचाही नाश होणार असे मला दिसते मंत्र्याच्या बुद्धीची परीक्षा संकटाच्या वेळी आणि वैद्याची परीक्षा रौऱ्याची अवस्था मोठी बिकट झाली असतानाच होते स्वास्थ असताना पांडित्य कोणीही दाखवितो परंतु बाबा रे तुझ्याकडे काय दोष महाराजून राहिले ना क्षुद बुद्धीच्या अवलंबून राहिल्यामुळे चारी बाजूंनी संकटांनी वेढल्यामुळे त्यांचा नाश होतो तू जोपर्यंत मंत्री होतास तोपर्यंत कोणी गुणी व सूज्ञ मनुष्य राजा येऊ शकला नाही गोड भरलेले सरोवर सुसरींनी भरलेले असले तर त्याचे पाणी कोणी प्यायला घेत नाही तसेच राजाचे राजा चा दरबारात चार शिष्ट माणसे नाही तो राजा कसला युद्धापेक्षा कथा ऐकण्यात त्यांच्या शत्रूकडे गेली नाही तर नवलच सूचीमुखाच्या गोष्टीप्रमाणे लाकूड वळविण्याचा किंवा दगडावर वस्त्याचा प्रयोग करण्यासारखेच व्हायचे हे कसे दमनकाने विचारले कर्टक म्हणाला ऐक